प्रथमस्कंध त्रोदशोध्याय विदुराच्या उपदेशप्रमाणे धृतराष्ट्र आणि गाधारीचे वनाजाणे सूत उवाच विदुरस्ती या मैत्रेदात्त्मनो गती ज्ञावागाधास्तिरविस्थि सूत म्हणाले विदुरतीतेत महर्षिमैत्रे यांशेकडून आत्मज्ञान प्राप्त करून हस्तिनापुराला परतला जे जाणण्याची त्याची इच्छा होती ती पूर्ण झाली होती विदुराने मैत्रिय ऋषींना जे प्रश्न विचारले होते त्याची उत्तरे ऐकण्या अगोदरच विदुराची श्रीकृष्णाचे ठिकाणी अनन्य भक्ती असल्यामुळे त्याला त्या उत्तरांची अपेक्षाच उरली नाही शौनक महोदय आपला चुलता विदूर आल्याचे पाहून धर्मराज युधिष्ठिर त्याचे चारही भाऊ धृतराष्ट्र संजय कृपाचार्य कुंती गांधारी द्रौपदी सुभद्रा उत्तरा कृपी तसेच पांडव परिवारातील अन्य सर्व स्त्री पुरुष आपापल्या पुत्रांसहित अन्य स्त्रिया असे सर्वजण मोठ्या आनंदाने जणून मृत शरीरात प्राण परत आले अशा भावनेने त्यांच्या स्वागतासाठी सामोरे गेले योग्य रीतीने आलिंगन नमस्कार इत्यादी इत्यादीद्वारा सर्वदन चाला भेटले आणि विरह दुःखामुळे व्याकुळ झालेल्या सर्वांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या युधिष्ठिराने त्याला आसनावर बसून त्याचा यथोचित सत्कार केला भोजन व विश्रांती झाल्यावर विदुर समाधानाने आसनावर बसला तेव्हा युधिष्ठिर विनयपूर्वक सर्वांच्या दिगत त्याला म्हणाला युधिष्ठिर म्हणाला काका विषप्रयोग लाक्षाग्रहात जाळून मारणे यासारख्या आमच्यावर आलेल्या संकट प्रसंगी आपण मातेसह आम्हाला वाचवले आहे आपल्या छत्रछायेत वाढलेल्या आमची आपनास कधी आठवण येत होती का ब्रह्... पृथ्वीवर भ्रमण करीत असता कोणत्या पद्धतीने आपण जीवन निर्वाह चालविला पृथ्वीवर कोणकोणत्या कौन मुख्य तीर्थक्षेत्रांचे आपण दर्शन घेतले प्रभो आपल्यासारखे भगवंतांचे भक्त स्वतःच तीर्थरूप असतात आपल्या हृदयात विराजमान झालेल्या भगवंतांच्या द्वारा आपण तीर्थांनाच महातीर्थाची योग्यता मिळवून देता। आमचे सुहृद बंधुबांधव यादव ज्यांचे एकमात्र आराध्यष्ण आहेत ते आपल्या नगरात सुखरूप आहेत ना आपण त्यांना समक्ष भेटला नसाल तरी त्यांचे विषय ऐकले तरी असेल युधिष्ठिराने असे विचारल्यावर युधिराने तीर्थक्षेत्रे आणि यदुवंशीयांच्या संदर्भात जे काही अनुभवले होते ते सविस्तर सांगितले फक्त यदवंशाच्या विनाशाबद्दल तो काही बोलला नाही करुण हृदय असलेल्या विदुर पांडवांना दुःखी अवस्थेत पाहू शकत नव्हता म्हणून त्याने ही अप्रिय आणि असह्य घटना पांडवांना सांगितली नाहीतरी ती घटना आपोआप समजणार होतीच पांडव विदुराची एखाद्या देवासारखी सेवा करीत असत तो, तो काही दिवस सुखाने हस्तिना रा, परत राहिला आणि आपले थोरले बृत राष्ट्र यांचे कल्याण चिंती केले विदुरतर साक्षात यमराज होता मांडव्य ऋषीने दिलेल्या शापामुळे तो शंभर वर्षासाठी शूद्र जन्मात आला होता त्या काळात यमराजाच्या स्थानावर अर्यमा होते व ते पाप योग्य असा दंड देत होते राज्य प्राप्त झाल्यावर लोकपालांसारख्या असलेल्या बंधूंसह राजा युधिष्ठिर आपला वंश चालविणाऱ्या परीक्षिताला पाहून श्रेष्ठ राजलक्ष्मीमुळे आनंदात राहू लागला याप्रमाणे पांडव गृहस्थाश्रमाच्या व्यापात रमून गेले आणि त्याचबरोबर त्यांच्या लक्षातही आले नाही की आपले आयुष्य संपत आले आहे पाहता पाहता जी वेळ कोणी टाळू शकत नाही ती आलीच परंतु काळाची गती जाणून विद्र धृतराष्ट्राला म्हणाला महाराज आता काळ तर मोठा कठीण आला आहे तेव्हा झटपट येथून निघावे हे राजा सर्वसमर्थ असा काळ आता आपल्या सर्वांच्या डोक्यावर घेरट्या घालू लागला आहे त्याला टाळण्याचा कुठेही कोणताही उपाय नाही काळाच्या अधीन होऊन जीवाला अत्यंत प्रिय असलेला प्राणही बोलता बोलता निघून जातो तर मग धन इत्यादी दुसऱ्या वस्तूंची काय कथा आपले चुलते बंधू नातेवाईक आणि पुत्र सर्व मारले गेले आपले वय ही झाले आहे शरीर ही वृद्धत्वाची शिकार झाले आहे आणि आपण दुसऱ्याच्या आश्रयाला येऊन राहिला पहाना या प्राण्याची जिवंत राहण्याची इच्छा किती प्रबळ असते ती म्हणूनच आपण भीमाने दिलेले अन्न खाऊन कुत्र्यासारखे जीवन जगत आहात ज्यांना आपण अग्नीच जाळून मारण्याचा प्रयत्न केला विषप्रयोग करून मारण्याची इच्छा केली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 ममतेचे बंधन तोडून विरक्त व्हा जो आपल्या सगळे सोयऱ्याचा त्याग करतो तोच खरा धीर पुरुष म्हटला जातो स्वतःच्या समजाने दुःखरूप समजून त्यापासून विरक्त होतो आणि आपले अंतकरण वश करून घेऊन हृदयात भगवंताला धारण करून संन्यास घेण्यासाठी घराच्या बाहेर पडतो तोच उत्तम मनुष्य होय यापुढील काळ मनुष्यांचे गुण कमी करणार असेल म्हणून आपण आपल्या कुटुंबियांच्या न कळत उत्तराखंडाकडे निघून जे जा जेव्हा लहान भाऊ विदुराने अंधराजा धृतराष्ट्राला या याप्रमाणे समजाविले तेव्हा बांधवांचे सुदृढ स्नेह पाश तोडून टाकून भावाने दाखवलेल्या मार्गाने तो निघाला ज्याप्रमाणे वीर पुरुषांना लढाईच्या मैदानात आपल्या शत्रूंनी केलेल्या न्यायोचित प्रहारांनी सुखप्राप्ती होते त्याप्रमाणे हिमालयाची यात्रा करण्याने संन्यास घेतलेला होते अशा हिमालयाच्या आत्रेला आपले पतिदेव निघाले आहेत असे पाहून परमपतिव्रता सुबलनंदिनी गांधारी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ चालू लागली अजातशत्रू युधिष्ठराने दुसरे दिवशी प्रातकाळी संध्यावंदन आणि अग्निहोत्र करून ब्राह्मणा नमस्कार केला त्यांना तीळ गायी भूमी आणि सुवर्णाचे दान दिले त्यानंतर तो गुरुजनांदा वंदन करण्यासाठी म्हणून राजमहालात गेला तेव्हा त्याला तेथे धृतराष्ट्र विदुर गांधारी दिसली नाही युधिष्ठिराने खिन्न होऊन तेथे वसलेल्या संजयाला विचारले संजया माझे ते वृद्ध अंध काका धृत्राष्ट्र कुठे आहे पुत्र शोकाने पीडित झालेली दुःखी काकी गांधारी आणि माझे हित चुलते विदुर कुठे गेले धृत तर आपले पुत्र आणि बांधव मारले गेल्याचे दुःख करीत होते मीच कसा मंदबुद्धी पहा माझ्याकडून काही अपराध घडलेला पाहून माता गांधारीसह त्यांनी गंगेत उडी घेतली नसेल ना आमचे वडील बांडू त्यांचा मृत्यू झाला तेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळी या दोन्ही कठीण प्रसंगी आम्हाला वाचवले ते येथून कोठे निघून गेले बरे सूत म्हणाले आपले स्वामी धृतराष्ट्र दिसत नाहीत हे पाहून त्यांची कृपा आणि स्नेह यामुळे व्याकुळ झालेला संजय वीरहाने अत्यंत कष्टी झाला होता तो दुःखा वेगामुळे युधिष्ठिराला काही उत्तर देऊ शकला नाही त्याने हाताने अश्रू पुसले स्वतला सावरले आणि आपले स्वामी धृतराष्ट्र यांच्या चरणांचे स्मरण करीत तो युधिष्ठिराला म्हणाला संजय म्हणाला हे कुरुकुलनंदन आपले दोन्ही चुलते आणि गांधारी यांनी काय विचार केला याची मला मुळीच कल्पना नाही महाबाहो त्या महात्म्यांनी तर मला पोरके केली तेवढ्यात तुंबरू गंधर्वासह देवर्षी नारद तेथे आले युधिष्ठिराने आपल्या बंधूंसह उठून त्यांना नमस्कार केला आणि त्यांचा आदर करीत म्हणाले युधिष्ठिर म्हणाला भगवन माझ्या दोन्ही चुलत्यांच्या मला ठावा ठिकाणा लागत नाही ते दोघे आणि पुत्र शोकाने व्याकुल झालेली बिचारी माता गांधारी येथून कुठे गेले असतील बरे भगवन या अथांग दुःख समुद्रातून नावाड्याप्रमाणे पार करणारे आपणच आहात तेव्हा देवर्षी भगवन नारद म्हणाले धर्मराज तू कोणासाठीही शोक करू नकोस कारण हे सर्व जग ईश्वराच्या अधीन आहे हे सगळे लोक आणि लोकपाल ज्याच्या आज्ञेचे पालन करतात तोच ईश्वर एका प्राण्याची दुसरा प्राण्याची भेट करून देतो आणि तोच त्यांना विभक्त करतो ज्याप्रमाणे मोठ्या दाव्याला बांधलेले आणि छोट्या दोरीने नाकात वेसण घातलेले बैल आपल्या मालकाचे ओझे ओढतात त्याचप्रमाणे मनुष्य सुद्धा वर्णाश्रमादी अनेक प्रकारच्या नावांनी वेदरूपी दोरीत बांधलेले भगवंतांच्या आज्ञेचे पालन करतात ज्याप्रमाणे खेळाडूच्या इच्छेप्रमाणेच क्रीडा साहित्या जमवाजमो विवाट लगते भगवंता जीवरूपात्य अथवा शुद्ध ब्रह्मस्वरूप नित्य अनित्य दो नहीं मानले तरी को ही मोहजन्य आसक्ति व्यतिरिक्त शोक करना योग्य नहीं धर्मराजा ते दीन दुखी चुलते अशा असहाय्य अवस्थेत माझ्याशिवाय कसे राहू शकतील हा अज्ञानजन्य मनाचा विमनस्कपणा सोडून दे हे पंचमहाभूतांनी बनलेले शरीर काल कर्म आणि गुण यांच्या अधीन आहे अजगराच्या तोंडात सापडलेल्या मनुष्याप्रमाणे असलेले हे पराधीन शरीर दुसऱ्याचे संरक्षण कसे करू शकेल बिन हातवाले हे हातवाल्यांचे बिनपायांचे गवत इत्यादी चार पायांच्यापासूनचे आणि छोटे जीव मोठ्या जीवाचे आहार आहेत अशा प्रकारे एक जीव दुसऱ्या जीवाच्या जीवनाला कारणीभूत होत असतो हे राजा जीवांची ही जे जी अनेक रूप आहेत त्यांच्या बाहेर आणि आत एकच स्वयंप्रकाश व सर्वांचा आत्मा भगवान मायेच्याद्वारे अनेक प्रकारांनी अने प्रकट होत आहे त्या ईश्वराला पहा महाराज सर्व प्राण्यांना जीवदान देणारे तेच भगवन यावेळी या, या पृथ्वीतलावर देवांचा द्रोह करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी काल रुपाने अवतीर्ण झाले आहेत त्यांनी देवतांचे काम पूर्ण केले के आहे का पुरे करण्यासाठी ते धामले आहेत जोपर्यंत ते प्रभू येथे आहेत तोपर्यंत आपण येथे थांबावे हिमालयाच्या दक्षिण भागात जेथे सप्तर्षींच्या प्रसन्नतेसाठी गंगामातेने स्वतःला वेगवेगळ्या सातधारात विभागले आहे ज्याला सप्तस्तोत्र म्हणतात तेथे ऋषींच्या आश्रमात धृतराष्ट्र पत्... पत्नी गांधारी आणि विदुर यांचे बरोबर गेले आहेत तेथे ते, ते त्रिकालस्नान आणि विधीपूर्वक होत्र करतात आता त्यांच्या चित्तात कोणत्याही प्रकारची कामना शिल्लक नाही ते फक्त पाणी पिऊन शांतचित्ताने तेथे राहत आहेत आसन सिद्ध करून प्राणांना वश करून घेऊन त्यांनी आपल्या सहाही इंद्रियांना विषयांपासून मागे खेचले आहे भगवंतांचीच धारणा केल्याने त्यांचे तम रज आणि सत्व सत्वगुणाचे दोष नाहीसे झाले आहेत त्यांनी अहंकाराला सुद्धा बुद्धीशी जोडून त्याला क्षेत्रज्ञ आत्म्यामध्ये लीन केले शिवाय घटाकाश महाकाशात विलीन होते त्याप्रमाणे क्षेत्रज्ञाला सर्वाधिष्ठान असलेल्या ब्रह्माशी एकरूप केले आहे त्यांनी आपली सर्व इंद्रिये आणि मन ताब्यात आणून सर्व विषयांना बाहेरच्या बाहेर परतवले आहे आणि मायेमुळे होणाऱ्या गुणांच्या परिणामांना सर्वथ मिचा सर्व संन्यास करून वठलेल्या वृक्षाप्रमाणे राहिलेल्या त्यांच्या मार्गात तू विघ्न आणू नये हे धर्मराजा आजपासून पाचव्या दिवशी ते आपल्या शरीराचा त्याग करतील आणि ते शरीर जळून भस्म होईल गार्भवत्य इत्याग्नि पर्णकुटी सहित आपल्या पतीचा देह जळत असलेला पाहून बाहेर उभी असलेली साध्वी गांधारी सहगमन करण्यासाठी त्या अग्नीत प्रवेश करेल धर्मराजा ते आश्चर्य पाहून हर्षित पण वियोगामुळे दुःखित झालेला बिदूर तेथून तीर्थयात्रेसाठी निघून जाईल एवढे बोलून देवर्षी नारद तुंबरो गंधर्वासह स्वर्गाकडे गेले युधिष्ठिराने त्यांचा उपदेश ऐकून शोकाचा त्याग केला ुक्ताहत्व नारद सह तुंबर हृदयशिरो वचस्त हृदी कृत जहाुच्भागवते महापुराण पारमहस्या संहितायां प्रथमस्कंधे त्रयोदशो दशोध्याय श्रीकृष्णापणस्त